वाल्मिकी रामायण उत्तरकांडव सर्ग शहाऐंशी लक्ष्मणाने वृवधाचा वृत्तांत सगळा सांगितल्यावर राहिलेला भाग तो सांगू लागला देवांना भयंकर वाटणारा महावीरेशाली वृत्र मारला गेल्यानंतर वृत्राला मारणारा इंद्र ब्रम्ह हत्येने पछाडून शुद्धीवर येईना परिसीमा गाठून बेभान आणि चेतना विहीर होऊन वेढे घातलेल्या सर्पासारखा काही काळ राहिला इंद्र नाहीसा होताच जग उद्धव झाले भूमी उद्ध्वस्त झाल्यासारखी झाली तिच्यात ओलावा राहिला नाही वने शुष्क झाली सारे तलाव आणि नद्या आटल्या आणि अनावृष्टी झाल्यामुळे प्राणीमात्राचा जीव घाबरून गेला लोक असा क्षय पाव तेव्हा भांबावून गेलेल्या देवाने पूर्वी विष्णूंनी जो सांगितला होता तो यज्ञ करण्याचा संकल्प केला सर्व देव उपाध्याय आणि ऋषी यांच्यासह जेथे भयाने मूढ होऊन राहिला होता त्या ठिकाणी गेले मग एक फार मोठा आश्वमेस महात्मा महेंद्राची ब्रम्हत्येपासून शुद्धी होण्याकरता घडून आला यज्ञ समाप्त होतास, महात्मा इंद्रामध्ये शिरलेली ब्रह्महत्या देवांकडे जाऊन म्हणाली मला कुठल्या स्थानी ठेवता ते देव संतुष्ट होऊन आनंदाने तिला म्हणाले आजोड शक्तिशाली ब्रम्हत्ये तू स्वतःच स्वतःचे चार भाग कर महात्मा देवांचे सांगणे ऐकल्यावर कोठेही राहणे कठीण अशा तिने ते मान्य केले आणि दुसरीकडे स्थानपत आलेल्या नद्या वास करीन पावसाळ्याचे चार महिने मी मनसोक्त वागेन भल्या भल्याचा गर्व नाही साकारेन दुसऱ्या एका अंशाने मी सदोदित भूमीमध्ये राहीन यात संशय मी सत्यपूर्वक तुम्हाला सांगते माझा हा जो तिसरा अंश आहे तो वयात आलेल्या दर्पाने भरलेल्या स्त्रियात तीन दिवस राहील आणि मी दर्पाचा नाश करेन देवश्रेष्ठ निर्दोष अशा ब्राह्मणांची खोटे बोलून जे हत्या करणारे आहेत त्यांचा मी चौथ्या अंशाने आसरा घेईन तेव्हा देव तिला म्हणाले दुःखाने राहणारे हत्ये जसे तू सांगतेस तसेच होऊ दे जे तुझ्या मनात असेल ते तू आचारात आण मग आनंदभरीत होऊन देवाने इंद्राला वंदन केले आणि इंद्र ज्वरित पापापासून शुद्ध झाला इंद्राचे पुन्हा स्थापना होताच सर्व जग प्रशांत झाले आणि अद्भुत वाटणारा असा यज्ञ इंद्राने पूजिला रामा अश्वमेधाची कृपा ही अशी आहे म्हणून अत्यंत भाग्यवंता राजा अश्वमेध यज्ञ तू कर लक्ष्मणाचे ते उत्कृष्ट मनोहर बोलणे ऐकून इंद्रासारखा पराक्रम आणि जोड असणारा तो महात्मा नृपती संतोष पावला आणि त्याला मोठा हर्ष झाला उत्तरकांडाचा शहण शेवासर्ग समा